श्रीधर स्वामीकृत श्री रामविजय कथासार अध्याय दुसरा राम जन्माआधी रावणाची फजिती पूर्वी रावणाने पृथ्वीवर खूप पापे केली या रावणाचा वध करण्यासाठी प्रभूने रामावतार घेतला त्या रावणाची जन्मकथा आहे ब्रम्हदेवाच्या मानसपुत्रापैकी फुलस्ती हा मोठा ज्ञानी ऋषी होता त्याने अपार तप केले होते चारी वेद त्याला तोंड पाठ होते तो महा तेजस्वी होता पुलस्तीची पत्नी देववर्णी नावाची होती ही देववर्णी तृणबिंदू राजाची मुलगी देववर्णी व पुलस्ती यांना एक मुलगा झाला <coughs> त्याचे नाव विश्रवा असे होते या विश्रव्याला भरद्वाज ऋषीनी आपली महासती नावाची मुलगी पत्नी म्हणून दिली विश्रवा आणि महासती यांचा पुत्र कुबेरा होुबेराचे नाव वैश्रवण असेही आहे कुबेराने घोर तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाला कुबेराला ब्रह्मदेवाने लंकेचा राजा केले आणि देवांकडील पुष्प किमान त्याला बक्षीस म्हणून दिले त्यावेळी लंकेचे राज्य मोठे वैभवशाली होते लंका महासागरात होती तेथे अपार वैभव होते सुमाली दैत्याने ही लंका देवांचा पराभव करून आपल्या ताब्यात घेतली पण देवाने पुन्हा सुमालीला जिंकून लंका परत मिळवली होती ही गोष्ट सुमालीच्या मनात डाचत होती त्यातून लंकेचे राज्य ब्रह्मदेवानं कुबेराला दिले तेव्हा तो चिडला त्यातून लंका परत मिळवण्याचा त्याचा बेत होता कुबेर अत्यंत शूर होता सुमाली त्याच्याशी लढू शकणार नव्हता त्याने असा विचार केला की कसे हे करून आपली मुलगी कैकसी ही विश्रव्याची पत्नी झाली पाहिजे तिला विश्रव्यापासून जो पुत्र होईल तोही कुबेरा एवढा पराक्रमी होईल पण आपण कुबेराशी लढून लंका परत मिळवू सुमालीने आपल्या मुलीला कैकसीला बरोबर घेतले व तो एका सोज्वळ ब्राह्मणाचे रूप घेऊन विश्रवयाच्या आश्रमापाशी आला कैकसीला बरोबर घेऊन तो पुढे गेला त्याने अत्यंत विनयाने विश्रवयाला नमस्कार केला विश्रवयाने त्याच्याकडे पाहून विचारले आपण कोण आपली काय इच्छा आहे सुमाली म्हणाला मी एक दरिद्र ब्राह्मण माझी कन्या उपवत झाली आहे तिचा आपण पत्नी म्हणून स्वीकार केल्यास मधवर फार उपकार होतील विश्रव्याच्या सरळ मनाला सुमाली हा राक्षस आहे हे कळले नाही त्याने कैकसीचा स्वीकार केला पुढे कैकसीने सायंकाळी म्हणजे राक्षस वेळी विश्रव्याकडे आपली इच्छापूर्ती करण्याची याचना केली ही वेळ योग्य नाही असे त्याने सांगून पाहिले पण ती अधीर झाली होती तेव्हा विश्रव्याने तिची कामना पूर्ण केली पण तिला असे म्हटले ती तू प्रथमपासूनच अशुभ वेळ निवडलीस आता तुला यापुढे होणारी आपत्ते तामसी मृत्यूचे होतील कैकसीला फार वाईट वाटले चूक तिचे होती तरी गयावया करून ती पतीला म्हणाली आपला पुत्र दुर्गणी भावा हे कोणत्या आईला आवडेल माझा एक तरी मुलगा सद्गुणी होऊ द्या तेव्हा विश्रवा बरे असे म्हणाला पुढे कैकसीला रावण कुंभकर्ण व भिभीषण हे तीन मुलगे आणि ताटका व शोफणखा अशा दोन मुली झाल्या या पाच अपत्यांपैकी फक्त विभीषण हा सात्विक वृत्तीचा होता बाकी सारे आईच्या कुळाप्रमाणे राक्षसी वृत्तीचे होते आपण आता लंका परत मिळवू शकू असे सुमालीला वाटत होते विश्रम्याचे तिन्ही मुलगे बलवान होते त्यातील रावण मोठा अहंकाराने विद्वान होता कुंभकर्णी जन्माला आला तेव्हाच आकाराने मोठा होता त्याने नुसते ट्या केले तरी त्या आवाजानं भूमी हजरली होती रावणाला पौलस्य वैश्रावण आणि कैकस अशी नावे होती पुढे तिघे मुलगे देवांकडून वर मागण्यासाठी तपश्चर्या करू लागले रावण शंकराची उपासना करू लागला कुंभकर्ण ब्रम्हदेवाची व विभीषण विष्णूची आराधना करू लागला रावणाने अतिशय कठोर तप केले त्यामुळे शंकर त्याला प्रसन्न झाले आणि वर माग असे म्हले तेव्हा रावणाने वर मागितला देवाना मी बंदीत घालीन त्यांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे मला सर्व विद्या कला आणि सर्व शास्त्रे अवगत व्हावी शंकराने तसाच तू म्हटले काही काळाने ब्रम्हदेवही कुंभकर्णावर प्रश्न झाला त्याने जर भलताच मागितला तर त्रैलोक्यात अनर्थ होईल असे वाटले म्हणून देवाने सरस्वतीला सांगितले तू याच क्षणी कुंभकर्णाची मत्ती फिरव त्याप्रमाणे सरस्वतीने कुंभकर्णाचे विचार बदलले कुंभकर्णाला वाटले आपण इंद्रपद मिळवावे तो म्हणाला देवा मला इंद्रपद दे पण सरस्वतीने त्याची जीभ जड केल्यामुळे त्याचा उच्चार जड आला त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले मला निद्रपद दे ब्रम्हदेव तथाच तो म्हणाला कुंभकर्ण झोपी गेला देवांची भीती कमी झाली पण विश्रवेळ आला मुलाची दया आली त्याने ब्रम्हदेवाला म्हटले कुंभकर्णाला सहा महिन्याची जाग घ्यावी आणि त्यावेळी त्याला सर्व सु, सु, सुखोभो मिळावे ब्रह्मदेवाने ते मान्य केले व कुंभकर्णाला तसा वर दिला विष्णू प्रसन्न झाल्यावर भीभीषणाने त्याच्याकडे वर मागितला भगवान मला फक्त तुमची भक्ती आली माझी मनशांती बिघडू नये तसेच मला सत्संगती मिळावी माझे अज्ञान नष्ट व्हावे माझे विकार व वा वाचना यावर मला जय मिळावा मला आपले सख्य व साहच्य मिळावे विष्णूने त्याला तसा वर दिला ते म्हणाले अयोध्येत रामचंद्र नावाने मी अवतार घेईन तेव्हा सगुण रुपात मी तुला भेटेन तुझाश सच्च करे तथा कुंभकर्ण नोपुन राहू लग जाम करीत खाने खूब अन्न लगा तो सर्वतरी सुखे भोगी जाएगा रावण शंकरना फार बलिष्ठा होता अनेक पराक्रमी राक्षस अपने भोवती जमवले प्रहस्त महोजर विद्युजीव जम्बुमाळी वज्र दन, विरुपाक्ष खर दूषण त्रिशिरा विद्युन्माली माल्यवंत मत्त महामत्त शुक सारण दुर्धर बळ महाबळ हे राक्षस त्याचे मंत्री होते त्याने पुष्कळ मोठे सैन्य जमवले सुमालीची लंका पुन्हा जिंकून घेण्याची इच्छा होती रावण मातृभक्त होता व पितृभक्तही होता सुमालीला रावणाकडून आपले कार्य साधेल असा विश्वास वाटला रावणाने कुबेराकडून लंका जिंकून आण असे रावणाला सांगितले रावणाने खूप मोठे सैन्य एकत्र करून कुबेरावर स्वारी केली पण कुबेराला तो जिंकू शकला नाही पण रावण नुसताच लढवया नव्हता तो मुत्सिद्धीही होता त्याने विश्रव्याकडून कुबेराला उद्देशून एक पत्र लिहून घेतले त्यात असे लिहिले होते की कुबेराने आपला सावत्र भाऊ रावण यास लंकेचे राज्य द्यावे रावण ते पत्र घेऊन कुबेराकडे एकटाच गेला त्याने ते पत्र कुबेराला दाखवले तेव्हा कुबेराने रावणाला लंका दिली पुष्पक विमानात कुबेराने आपली सर्व संपत्ती एकत्र केली आणि तो इंद्राकडे अलकापुरीला निघून गेला मेरू पर्वतावर त्याने अधिक विस्तीर्ण नगरी स्थापन केली आणि तेथे त्याने वस्ती केली इकडे रावण कुंभकर्ण आणि भीभीषण यांचे विवाह झाले मयासुराने आपली कन्या मंदोदरी व शक्ती या रावणास दिल्या कुंभकर्णाचा वयावर बळीराजाची नात दीर्घज्वाला हिच्याशी झाला सर्मा या गंधर्व कन्याशी विभीषणाने विवाह केला रावण फार पराक्रम होता त्याने पृथ्वीवरील सर्व देश जिंकले भीतीने त्याला अनेक राजे शरण आले त्याने साधूंचा आणि ब्राह्मणांचा छळ सुरु केला कुबेराला ते कळले त्याने आपला दूध पाठवला निरपराध लोकांचा छळ करण्याचे पाप करू नकोस असे त्याने रावणाला कळवले त्याच्या या निरोपाचा रावणाला फार राग आला हा कोण मला उद्देश करणारा रावण म्हणाला आणि त्याने रातोरात आपले सैन्य घेऊन अल्कापुरीवरच हल्ला केला कुबेराचा त्याने पूर्ण पराभव केला त्याची संपत्ती व पुष्पक विमान रावणाने हिरावून घेतले व तो लंकेला परत आला त्यावेळी कुबेराला फार वाईट वाटले तो इंद्राकडे गेला इंद्राने त्याचे स्वागत केले आणि त्याला देवांचा कोशाध्यक्ष खजिनदार नेमले मग देवांच्या सर्व संपत्तीचे कुबेर रक्षण करू लागला म्हणून त्याला धनपती असे म्हणू लागले रावणाचा संसार पुढे फार वाढला त्याने देशदेशेच्या अनेक स्त्रिया पळून आणल्या आणि त्यांच्याशी विवाह केले त्यांच्या के अनेक बायका होत्या त्याला अनेक पुत्र होते अनेक नातू पणतोय होते मेघनाद हा त्याचा ज्येष्ठ पुत्र रावणाच्या लंकेत रोज रात्री अठरा अक्षहणी वाजेंद्राचा धनी निनादात आहे दीप लावून रिप प्रकाशाची व्यवस्था पूर्व काली पर्वतान पंख होते ते इंद्राने वजघात कर तोड़ून टाकले पर्वता रावणा आश्रय घस रावणा इंद्रावर स्वारी केन्द्र पराभव किया मेघनाथाला इंद्रजीत नम्मदेवाने मेघनादाला वरदान दिल और इंद्राला मेघनादा बंदीत सोलवे रावणाने सर्व देवान बंदीवान करून आप आज्ञा पड़ना इंद्राला उद्याना सर्व व्यवस्था पसंद चंद्राला अपने डोकया छत धरने काम दिल सूर्य द्वारा वरुण राजवाडया पानी भरू लग अग्नि कपड़े धुआम वायूला संगले कुबेरा सड़े घ्रम्हदेवाला पुरोहिता काम दिल दे देव गुरू बृहस्पति सभी बदले पंडित मन काम करूला रावणाची शंकरावर फार भक्ती होती त्याने दहा वेळा रुद्र स्वरूपाची के आराधना केली तेव्हा शिवानी त्याला दहा तोंडे आणि वीस हात दिले रावण नेहमी कैलासास भगवान शंकराच्या दर्शनात जात असे तो पुष्पक विमानात बसून जाईल एकदा तो असाच चालत असता नंदीने त्याला अडवले नंदी म्हणाला रोज जरी तू जात असला तरी आज दर्शनाला तू जाऊ नकोस शंकर पार्वती एकांत वासत आहे पण रावणाने ते ऐकले नाही आपण शंकराचे आवडते शंकर आपल्यावर रागवणार नाही असे त्याला वाटले तो पुढे चालू लागला तेव्हा नंदीने त्याच्याशी ते युद्ध सुरु केले रावण उन्मत्त झाला आता पण नंदीपुढे त्या ते, ते काहीच चालले नाही त्याने रावणाला शाप दिला उन्मत्त रावणा तू फार झाला आहेस तू दहा रुद्रप्रसन्न केलेच खरे पण अकरावर रुद्रप्रसन केलेला नाही तोच पुढे हनुमंत म्हणून अवतार घेऊन तुझा गर्व नष्ट करेल आणि नर व वान यांच्याकडून तुझा नाश होईल ते ऐकून रावण चिडला त्याने आपल्या वीस हाताने कैलास पर्वत हलवण्यास प्रारंभ केला कैलासावर शंकराच्या ते लक्षात आले तेव्हा आपल्या भक्ताला धडा शेकवा म्हणून शंकराने पायाच्या अंगठाने कैलास पर्वताला वरून खाली दाब दिला रावणाचे हात पर्वताखाली होते ते चिरडले गेले तो उरडू लागला तो शंकराला शरण गेला त्याने शंकराची स्तुती केली शंकराने मग त्याच्यावर दया करून त्याला सोडले एकदा महापरा कमी राजा सहस्रारने आपल्या सहस्त्रबाऊनी नदीचे पाणी अडवले नदीच्या वरच्या अंगाला तीरावर बसून रावण ध्यान करीत होता नदीचे पाणी वर चढले व रावणाच्या नाकातोंडात जाऊ लागले आपल्याला कोण त्रास देतो हे पाहण्यासाठी रावण चिडून उठला तो त्याला नदीमध्ये बांधासारखा उभा राहून पाणी पाणी अडवणारा सहस्त्रार्जून दिसला त्याने सहस्त्रार्जुनाला युद्धाचे आव्हान दिले व तो सहस्त्रार्जुनासमोर त्याने रावणाला सहजासहजी मानगुट पडून उचलले आणि राजधानीत लिहून बंदीत टाकले रावणाचा पिता विश्रवा याला ते कळले तेव्हा त्याने सहस्त्रार्जुनाची भेट घेऊन रावणाला सोडवून नेले एकदा काय झाले रावण बळीराजाकडे गेला बळीराजाचा विष्णू द्वारपाल होता त्याने रावणाला म्हटले तू आज जाऊन बळीराजाला उपद्रव देऊ नकोस पण त्याला न दुमानता रावण बळीराजाच्या भव्य प्रसादात चिरला बळीराजा बसला होता तेथे -ते तो गेला आणि आपल्या वीस हातांचे हातवारी करीत आपल्या पराक्रमाच्या कुशारक्या मारू लागला बळीराजा म्हणाला तू स्वतःच्या तोंडाने तुझे एवढे पराक्रम वर्णन करतोस पण ते असू दे आता तुझी इच्छा काय आहे रावण म्हणाला मला तुझ्याशी युद्ध करायचं आहे बळीराजा म्हणाला होका, का मी याला तयार आहे पण त्याआधी एक काम कर नरसिंहावतारात हिरणकश्यपूला नरसिंहाने मारले तेव्हा हिरण्यकश्यपूचे एक कर्णभूषण उडून पडले ते आम्ही याच दालनात ठेवले ते तू उचलून आपल्या बळाचा अपमान झाला असे रावणा साठले तो तरा तरा कर्णभूषण उचलण्यात गेला पण ते त्याला उचल रावण डबला त्याच्या अंगातून घामाच्या धारावावू लागल्या तो वरमला त्यावेळी बळी आपली पत्नी विंद्यावली खिच्यासह दूत खेळत होता खेळताना विंद्यावलीच्या हातातील एक फासा दूर उडाला बळी रावणाला म्हणाला कर्णभूषण राहू दे इकडे ये तो फासा इकडे आणू मग आपण लढू रावण खाली वाकून फासा उचलू लागला पण तो फासाही त्याला हलवता ये रावण मनाशी म्हणाला आता आपण याच्याशी काय लढणार येथून जावं हे बरे आणि रावण तेथून बाहेर पडण्याच्या बेतात होता तो बड़ी सेवका पकड़ तो काले पासले बी नगर भरपूर हिंडवले लोकानट्टा रावणा पुनः राजप्रसादान रावण चोर वटे पड़ू जाऊ लगने अश्वशा आश्रय घे बी नौकरी व दासिनी दह तो वीस हाथ पा चागले खेलने आए मित्र मैत्रिणीना कौतुकाने दाखले लोग त्याला बक्षीस म्हणून भिक्षा घालू लागली विशेवा अंतर्ज्ञानी नव्हता त्याला आपल्या मुलाचे कुठेतरी हाल होत असेल असे समजले तो बळीराजाकडे आला आणि त्याने बळीराजाची प्रार्थना करू रावणाला सोडवत लंकेत नेले एवढे झाले तरी रावणाचा गर्व कमी झाला नव्हता त्या वाली नावाचा वानर फार भलाढ्य होता तो इंद्राच्या तेजापासून जन्मलेला होता रावणाला त्याचा उत्कर्ष सहन झाला नाही रावण पुष्पक विमानात बसला आणि वालीचा शोध घेऊ लागला त्यावेळी वाली सागरथिरी प्रचंड रूप धारण करून बसला होता रावण त्याच्या समोर गेला आणि त्याला युद्धाला या असे ओरडून म्हणू लागला वालीने एकदा त्याच्याकडे पाहिले ते, ते सोंक पाहून त्याला हसवाले त्याने एका हाताने रावणाला उचलले आणि समुद्राच्या पाण्यात भुचकळून वर काढले नंतर तो चारी समुद्रात स्नान करण्यात गेला त्याने जाताना रावणाला बंगले होते नंतर वाली रावणाला आपल्या घरी घेऊन गेला त्यावेळी वालीचा मुलगा अंगद हा पाळण्यात होता वालीने रावणाला अंगदाच्या पाळण्यावर खेळणे म्हणून टाकले अंगदाने हात वर करून रावणाचे केस जोडले यावेळी विश्रव्याने वालीकडे येऊन त्याची करुणा भाकून रावणाला सोडून नेले दशरथाच्या लग्नात विघ्न या सर्वांनी रावणाला मारले नाही त्याच्याशी युद्धही केले नाही अत्यंत उपेक्षा के लिए अपमान तुच्छ देखले रावण फार चिड़ला ब्रह्मदेव लचारले आजोबाजे इतक अपमान माला को मारने नहीं मजे मरण को हाथों है ब्रह्मदेव मयोध्य अयोध्या राजा अज वा दशरथ मन थोरल मुला हाथा मृत्यु है आपण दशरथाला मारून टाकले म्हणजे आपल्याला भीती उडणार नाही असे ठरवून रावणाने दशरथाला ठार मांडण्याचा बेध केला दशरथ आणि कौशल्या यांचा विवाह अजयराजाने ठरवला त्यावेळी नारद मुनी अजयराजाकडे गेले नारद अजयराजाला म्हणाला राजा, राजा दशरथाला तू फार जपले पाहिजे रावणाला ब्रह्मदेवाने सांगितले की दशरथाच्या मुलाच्या चे हातून त्याचा मृत्यू आहे म्हणून रावण दशरथाला मारण्याचा वेध करीत आहे अजय म्हणाला महाराज यावर काय युक्ती करावी नारद म्हणाले कोठेतरी समुद्रामध्ये नौकेवर गुप्तपणे दशरथ आणि कौसल्या यांचा विवाह हो उडकावा इकडे रावणाला ही बातमी कळली त्याने राक्षसाच्या सहाय्याने नेमके त्या नौकेजवळ जाऊन ती नौका दशरथाचे लग्न होण्याआधी बुडवली त्याने कौसल्याला एका पेटीत घातले आणि ती पेटी, पेटी एका बेटा जाशरथाला फुटले नौके फिर तो पोहत राहिलाट तड़ाक्या ती फ हलूह कि लगली दशरथ कसा चिरा वोचला वेली पेटी दिखी तो ग पेटी उगड़ी तो आत कौसल्या आकाशमार्ग ने नारद उतरले दशरथ व कौशल्या विवाह लारदा दशरथ व कौशल्या बसा संग तुम्हारा नीना की व्यवस्था करते ना तुम्हारे मुलाने विष्णु अवतार घेना तिक रावण ब्रम्हदेवाला ज्यादा नौके दशरथ कौशल्या विवाह हो रहा ती नौकाच मी बुडवली आहे कौशल्यल्या एका पेटीत घालून एका बेटावर ठेवली आहे दशरथ तर बुडून मेलाच असेल ब्रम्हदेव म्हणाले ती पेटे आणून पहा रावणाने खरेच ती पेटे आणून उघडून पाहिली तो आतून दशरथ आणि कौशल्या उभी राहील रावणाला भयंकर संताप आला आणि त्याने त्यांना मारण्यासाठी तलवार उपसली तेव्हा ब्रह्मदेव मध्ये पडले आणि त्यांनी रावणाची स्थुती करून यांना मारण्यापूर्वी माझी एक विनंती ऐक असे म्हटले तेव्हा गर्विष्ठ रावणाने त्यांना वचन दिले ब्रह्मदेव म्हणाले तू या वधवर माझ्या स्वाधीन कर रावणाच्या मनाची चलबीच झाली पण मंदोदरी तेथे होती ती म्हणाली नाच तुम्ही ब्रह्मदेवाला वचन दिले ते मोडू नका वचनभंग नाशाला कारण होतो रावणाचा नाईलाज झाला तो, नाईला तो ब्रह्मदेवाला म्हणाला न्या माझ्या डोळ्यासमोरून ही पेटी लवकर न्या ब्रम्हदेवाने रावणाच्या सेवकानाची पेटी उचलण्यास सांगितली नंतर दशरथ आणि कौशल्या यांना ब्रम्हदेवाने अयोध्येत नेले तेथे पुढे दशरथाचा राज्याभिषेक झाला रावणाला ब्रम्हदेवाचा शाप रावण स्वभावतात उन्मत्त होता एकदा तो पिशव विमानात बसून जात होता त्याला एक, एक दिव्य स्त्री तपश्चर्या करीत असलेली दिसली त्याने तिच्यावर मन गेले त्याचे तिच्यावर मन गेले त्याने तिला पकडले आणि तिला विमानात ओढू लागला तेव्हा ती एकदम आक्रोश करू लागली तेवढ्यात ब्रह्मदेव तेथे ते आले झालेला प्रकार कळताच ब्रम्हदेवानी त्याला शाप दिला रावणा कोणत्याही परस्त्रीवर तू जबरदस्ती केली तर तुझ्या शरीराची शंभर शक्ले होऊन तू मरशील रावण भयभेच झाला त्याला फार वाईट वाटले ब्रम्हदेव त्याचा पूर्वहित होता त्यांचा शाप खरा ठरेल यात रावणाला संशय नव्हता हो अपना मृत्यू होने को त्या ही स्त्री वीचार संमतिशिवा जबरदस्ती कराई ची नहीं निश्चय अपने मना रावणा देवाने अपने सेवक बनते ऋषि ही खूब छल के सुभाभू मारीच कुंभकर्ण व इतर राक्षस यानी ब्राह्मण छल के यज्ञां विध्वंस के सर्वत्र अनाचार मरले ऋषि ब्रह्मदेवाक वारंववार अपनी गाराणी सामू रही ब्रह्मदेवाचा निरुपाय झाला धा, होता पृथ्वी गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाला शरण आली तेव्हा सर्व ऋषीना घेऊन ब्रम्हदेव विष्णूची स्तुती करू लागले नारायणा तू आमचे कर असे सर्वजण वारंवार म्हणू लागले तेव्हा क्षीरसागरातून विष्णूंची वाणी ऋषींना ऐकू आली ऋषीजन होऊन त्रैलोक्यात सर्वत्र अधर्म माजला आहे मी दुष्टाना शासन करून पुन्हा धर्माच्या घडी नीट बसवण्यासाठी अवतार घेऊन येत आहे तुम्हारा अभय है सूर्यवंशा दशरथा पुत्र मन मी मनुष्य रूपा अवतरना पांचजन्य शंख मजा भाऊ भरत वा माजे माजा भाव माजा या रूपाने व मजे सुदर्शन चक्रमा दुसरा भाऊ शत्रुघ्न नन्म घेते शेष लक्ष्मण प्रिय बंधु हो सर्व देवा अवतार कार्याबर या कश्यप व अदितिच दशरथ वो कौशल्या असून साक्षात शंकर हनुमंत म्हणून ये लक्ष्मी जी जनकाची कन्या सीता म्हणून जन्माली ब्रम्हदेवाने जांबवंताचा सूर्याने सुग्रीवाचा वायूने नील वानराचा नल वानराचा असे अवतार घ्यायचे आहेत अशा प्रकारे विष्णूच्या त्या वाणीने देवांना अवतारांची योजना समजावून सांगते देवाना अभय देऊन योग्य काळाची वाट पाहण्यात सांगते त्यानंतर विष्णूचा जयजयकार करून ब्रम्हदेव स्वस्थानी गेले पृथ्वीने मूल रूप धारण केले ऋषीमुनी आपल्या आचरणात केले अध्याय दुसरा समाप्त